पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण एकसष्टावे शून्याकार पदपी तुझागे हे श्रांत बाळ माते स्वप्ने मनोज्ञ सारी गेली त्यजुन जाते मधुगारशा तृणाच्या शय्येवरी अखेरी शिरतप्त टेकवावे ही एक आसभारी एप्रिल महिना उजाडला अलीपूर जेलमध्ये माझ्या कानावर आलेल्या अप्रिय बातम्यांमुळे माझे मनस्वास्थ्य बिघडून गेले होते एके दिवशी तुरुंगाच्या सुप्रिंटेंडेंटनी सहजगत्या मला सांगितले की गांधीजींनी कायदेभंग परत घेतला याऊन जास्त मला काहीच कळले नाही इतकी वर्ष महत्वाची मांडलेली चळवळ संपुष्टात आली हे ऐकून मनाला दुःख झाले तथापि तिचा असा शेवट व्हावायचा हे ठरलेलेच होते अशी माझी मी समजूत केली एखाद दुसरी व्यक्ती अगदी शेवटपर्यंत लढत राहील परंतु राष्ट्रीय संस्थांना अशा तऱ्हेचे वर्तन शक्य होत नाही काँग्रेसमधील बहुसंख्य लोकांची व राष्ट्राची नाडी बरोबर ओळखूनच गांधीजींनी हे पाऊल टाकले असावे याविषयी मला शंका नव्हती म्हणून मनाला दुःख होत असले तरी समाधान मानून घेण्याचा मी प्रयत्न केला कायदे मंडळात जाण्यासाठी जुन्या स्वराज्य पक्षाचे पुनरुज्जन करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही मला उडत उडत समजले होते हा बनाव देखील अपरिहार्यच होता काँग्रेसने निवडणुकीपासून फटकून राहू नये असे बरेच दिवसापासून माझे मत होते तरीही पाच महिने बाहेर होतो तेवढ्या काळात ही सनच्छिर वृत्ती खोडून काढण्याचा मी प्रयत्न केला तो अशासाठी की अप्रस्तुत व बुद्धिभेद करणाऱ्या सनच्छ राजकारणाच्या भाषेमुळे हो नव्या आर्थिक व सामाजिक विचारांचे जे कड काँग्रेसच्या अनुयांमध्ये उसळत होते ते मंद संकटकाळ जितका अधिक टिकेल तितक्या नव्या विचारांच्या यामुळे जनतेतव बुद्धिजीवी वर्गात खोलवर घुसतील आणि आमच्या राजकीय व आर्थिक जीवनाची खरी दुरावस्था स्पष्ट घेण्यात येईल असा माझा तर्क होता कोणतेही राजकीय संकट उपयुक्तच ठरते कारण अंधारात वावरणाऱ्या गोष्टी त्यामुळे उजाडात येतात आणि राजकारणात वावरणाऱ्या खऱ्या शक्तीचे यथार्थ दर्शन घडते त्यामुळे असत्य व थापेबाजी उघडकीस येते वस्तुस्थितीचे समग्र दिग्दर्शन होऊन वास्तविक परिस्थितीचे ज्ञान संकटामुळे जनतेच्या डोक्यात उतरते असे लेनिनं एका ठिकाणी लिहून ठेवले आहे तेव्हा संकटाशी झुंजत असता काँग्रेसचे ध्येय नीट कोरले जाऊन तिची संघटना अधिकाधिक दृढ होत जाईल व तिच्यातील कमकुवत माणसे गळून पडतील अशी माझी अपेक्षा होती त्यात कोणतेच नुकसान नव्हते पुढे प्रत्यक्ष प्रतिकार बंद ठेवून सनच्छिल राजकारण आवश्यक होऊन बसले त्यांनी काँग्रेसमध्ये उरलेली खरी कर्तव्यदक्ष मंडळी त्याही संधीचा उपयोग आपल्या ध्येयाच्या दृष्टीने करून घेतील असे मला वाटत होते आणि आता तशी वेळ येऊन ठेपली होती पण दुःखाची गोष्ट अशी की काँग्रेसमधील खरे कार्यकर्ते आणि सत्याग्रह युद्धातील करोळ सैनिक मागे हटले व ज्यांनी सत्याग्रहात विशेष भाग घेतला नव्हता हो त्यांच्या हाती अधिकारसूत्रे जाऊ लागली तदनंतर माझ्या हाती साप्ताहिक स्टेशमन पडला व कायदेभंग थांबवताना गांधीजींनी केलेला खुलासा मला वाचावायस मिळाला तो विपरीत खुलासा पाहिल्यावर माझे अंतकरण अंधारात खचत चालले आहे असं मला वाटले मी तो मजकूर पुन्हा पुन्हा वाचवून पाहिला सत्याग्रहाचे वगैरे अनेक विचार मनात होते ते पार नाहीसेहून दुसऱ्या शंका कुशंकांची मनात दाटी झाली गांधीजींनी लिहिले होते की सत्याग्रह आश्रमातील सदस्यांशी व सहकार्याशी केलेल्या चर्चेमुळे हा खुलासा जाहीर करण्याची स्फूर्ती प्राप्त झाली एका चांगल्या व कसलेल्या मित्राच्या वागणुकीसंबंधी चर्चा सुरु असता मला जी अकल्पिक माहिती मिळाली त्यामुळे तर हा खुलासा करण्याची इच्छा फारच बलवत्ता झाली तुरुंगातील कार्य ते पूर्णपणे पार पाडत नसत आणि नेमून दिलेल्या कामापेक्षा ते आपल्या अभ्यासातच अधिक वेळ दौडत त्यांचेही वर्तन सत्याग्रह नियमांच्या सर्वस्वी विरुद्ध होते या गोष्टीवरून माझ्या प्रिय मित्राची अपूर्णता तर स्पष्ट झालीच पण त्याहीपेक्षा माझ्या ठिकाणच्या अपूर्णतेची मला ओळख पटली मला वाटले की माझ्या ठिकाणचा कमकुवतपणा तुम्हाला ठाऊक असेल असे माझ्या मित्राने उद्गार काढले मी आंधळा बनलो होतो खराच पुढाऱ्याच्या अंगी अशी अंधदृष्टी असणे अक्षम्य होय सक्रिय सत्याग्रहाचे एकमेव प्रतिनिधित्व काही काय मला माझ्याकडेच राखून ठेवले हो पाहिजे ही गोष्ट मला त्याच क्षणी पटली गांधींच्या मित्राजी जी, जी काही अपूर्णता अथवा दोष असेल तो अगदीच किरकोळ होता माझ्या हातूनही असे दोषास्पद वर्तन घडले आहे आणि त्याबद्दल मला काळी मात्र खेद वाटत नाही पण हा दोष अगदी गंभीर स्वरूपाचा असता तरी ज्या चळवळीत हजारो लोक प्रत्यक्षपणे सामील झाले व लाखो लोक अप्रत्यक्षपणे गोवले गेले ती चवळ कोणी व्यक्ती चुकली माकली म्हणून बंद पाडावायची ही कुठली रीत मला तरी ही विचारसरणी अमानुष व वु नितीविरुद्ध अशी वाटली सत्याग्रहात काय येते आणि काय नाही त्याबद्दल अधिकारवाणीने सांगावयाची बढाई मला मारावायची नाही परंतु माझ्यापर्ने मी देखील काही नीतीतत्वे सांभाळून वागण्याचा प्रयत्न करीत असतो गांधीजींच्या या खुलाशाने मात्र माझ्या नीती जबरदस्त टोला बसला गांधीजी बहुधा सहज प्रेरणेनुसार वागतात व वा सहसा त्यांच्या हातून चूक घडत नाही जनतेची परिस्थिती बरोबर ओळखून योग्य क्षणाला हमकास योग्य असेच कार्य सुरू करण्याची गांधीजींच्या अंगी असलेली हातोटी अनेक वार दिसून आली होती आपल्या कार्याचे समर्थन करण्यासाठी ते जे समर्थन पुढे करतात ते बहुदा मागाहून झोसलेले असते व त्यापासून फारसा उलगडाही होत नाही आणीबाणीच्या प्रसंगी बहुतेक सर्वच पुढारी अंतस्फूर्तीने कार्य करीत जातात आणि मागाहून आपण केलेल्या गोष्टीचे तर्कशास्त्र जुळवत बसतात कायदेभंग बंद करण्यात गांधीजींनी यथोचित वर्तन केले असेच मला वाटले पण त्यांनी जी कारण मीमांसा मांडली होती ती मात्र बुद्धीजी अवहेलना करणारी होती राष्ट्रीय चळवळीच्या पुढाऱ्यांनी असल्या तर्कशास्त्राचा अवलंब करावा ही विलक्षण गोष्ट होय आपल्या आश्रमातील सदस्यांना हवे त्याप्रमाणे वागण्याची त्यांना पूर्ण मुबा होती कारण सदस्यांनी विशिष्टतेचे नियम आपल्यावर स्वकुशीने लादून घेतले होते परंतु काँग्रेसने तसे काहीच केले नव्हते मी काही त्यांच्या आश्रमाचा सदस्य नव्हतो म, त्यांनी आमची अशी उडाटाण का, हो का करावी अशा प्रकारे कोणतीही राजकीय चळवणी कसे शक्य होणार सत्याग्रहाचे नैतिक स्वरूप मी स्वकुशीने मान्य केले होते हे खरे त्यामुळे राजकारणाला शुद्ध आणि अधिक उच्च दर्जा प्राप्त झाला साध्यासाठी वाटेलची साधने उपयोगात आणू नयेत हेही मला मान्य आहे परंतु सत्याग्रह चळवळीचा हा नवा विकास म्हणा किंवा हा नवा अर्थ म्हणा फारच व्यापक होता आणि त्यातील ते संभाव्यता लक्षात आल्यावर मला त्याबद्दल एक प्रकारची दास्तीच वाटू लागली या खुलाशामुळे माझ्या मनाला धाक बसून माझे मन अगदी अस्वस्थ होऊन गेले काँग्रेसच्या अनुयायांना गांधीजींनी असा सल्ला दिला होता की स्वकुशीने लादून घेतलेले दारिद्र्य आणि आत्मदमन यांचे तंत्र व त्यांच्यातील सौंदर्य आत्मसात तुम्ही तयार झाले पाहिजेत राष्ट्राला दष्टपुष्ट करणाऱ्या कार्यात वश्र स्वावलंबनाच्या प्रजारात, स्वतःची वर्तणूक सर्वतोपरी निर्दोष ठेवून जाती ऐक्य साधण्याच्या कामात आपल्या मनातून अस्पृश्यतेचे विचार अजिबात नष्ट करण्याच्या प्रयत्नात व स्वतःचे आचरण निर्मळ राखून आ आणि दारुड्या लोकांशी व्यक्तिशा संबंध ठेवून मादक पेयापासून त्यांनी पूर्णपणे प्रवृत्त करण्यात आपला सर्व वेळ खर्च करण्याची त्यांनी तयारी केली पाहिजे अशा प्रकारची सभा केली तर गरीब माणसं इतकी मजुरी कार्यकर्त्यांना मिळवता येईल ज्यांना तेवढी मजुरी पुरत नसेल त्यांनी राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या लहान सहान असंघटित अशा उद्योगधंद्या पडून अधिक मजुरी कमवावी हा आमचा राजकीय कार्यक्रम गांधीजींच्या व माझ्यामध मा अफाट दर्या पसरला आहे असं मला वाटले गेली कित्यक्क वर्ष ज्या स्नेहसंबंधांनी मी त्यांच्याशी निगडीत होऊन गेलो होतो ती तुटून जात आहे असे वाटून अंतकरणासुरी खुपसल्याप्रमाणे मला वेद झाल्या कित्येक वेळपर्यंत माझ्या मनात तुफान माजून राहिले होते गेल्या एक दोन वर्षात गांधीजींनी केलेल्या गोष्टी मला फारशा पसंत नव्हत्या हो कायदेभंगाच्या चळवळीत आपले सहकारी गुंतले असता त्यांनी चालू केलेले उपवास व उत्पन्न केलेले नवे, नवे प्रश्न त्यांनी स्वतःच उपस्थित केलेल्या अनेक भानगडी व त्यामुळे त्यांच्यापुढे पडलेले विलक्षण पेच या सर्व गोष्टींच्या मी विरुद्ध होतो अनेक सहकाऱ्यांबरोबर प्रतिज्ञा करून जे कार्य करण्यासाठी आपण बाहेर पडलो ते कार्य पार पाडण्याच्या आधीच त्यांनी नवीन करायला हात घातल्यामुळे जुन्या कामावरची निष्ठा मंद झाली मी थोडा वेळ तुरुंगाबाहेर होतो तेवढ्या वेळात आमच्यातील हे सर्व भेद माझ्या पूर्णपणे लक्षात आले होते आपल्यामध्ये स्वभावभिन्नता आहे असे गांधीजी म्हणाले परंतु हे केवळ स्वभावातील भेद नव्हते हो अनेक प्रश्नासंबंधीच्या माझ्या ठाम व निश्वित विचारांचा त्यांच्या मताशी विरोध होत असे तथापि ज्या राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी काँग्रेस जटत आहे त्याच्याकडे लक्ष देऊन मी या विचारांना आपल्यापर्यंत गौण स्थान देत आलो सहकार्यांशी व ध्येयाशी एकनिष्ठ राहणे या गुणाचे महत्व माझ्या दृष्टीला अत्यंत वाटत असल्यामुळे माझ्या पुढाऱ्यांशी व सहकाऱ्यांशी मी निष्ठेने राहण्याचा प्रयत्न करीत होतो माझ्या मनाला पटलेल्या गोष्टींपासून मला खेचून दूर नेण्यात येत आहे असे मला वाटले म्हणजे माझ्या मनात विचारांचे काहूर माझे पण कसे करून मी सलोका घडवून आणत होतो कदाचित ती माझी चुकच असावी कारण स्वतःच्या निश्चयापासून ढळणे केव्हाही योग्य नव्हे परंतु भिन्न भिन्न ध्येयांचे कल सुरू असता मी आपल्या सहकार्यांशी एकनिष्ठ राहिलो तो एवढ्याच आशेवर की वाढत्या जोरदार प्रवाहात मला भासणाऱ्या अडचणी निर्मूळ होतील आणि माझी विचारसरणी माझ्या सहकार्यांना अधिकाधिक पटू लागेल आणि आता एकदम मनात विचार आला की अलीपूरच्या तुरुंगात आपण एकाकी कोंडलेलो आहोत सर्व जीवन असार आणि अरण्याप्रमाणे बसू लागले आतापर्यंत अनेक बिकट धडे मी गिरवले असतील परंतु सर्वात बिकट व दुःखदायक असा धडा मला आता गिरवायचा होता तो असा की आपण दुसऱ्या कोणावरही विसंबून राहता कामा नये आय। आयुष्याच्या मार्गावर सोबतीची परवा न करता चालत राहिले पाहिजे दुसऱ्यावर विसंबून राहिले म्हणजे निराशा व्हावा माझ्या मनाला पेटलेल्या क्षोभाची झळ धर्म व धर्मसंस्थांनाही लागली सुस्पष्ट विचारसरणी आणि अविचित ध्येय यांचेही वैरी आहेत असे मला वाटले भावना आणि मनोविकार या दोन खांबावरच त्यांचा तंबू उभारलेला नाही का त्यांना आध्यात्मिक म्हणावायचे पण खऱ्या अध्यात्मापासून ते किती दुरावलेले असतात पारलौकिकाचा विचार करताना मानवी मूल्ये सामाजिक मूल्ये व सामाजिक न्याय अन्याय यांची कदरच राहत नाही आपल्या गृहित वस्तुस्थिती कदाचित विसंगत असल्याचे आढळून या दास्तीने त्यांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतलेले आहेत धर्माची प्रतिष्ठापना सत्तावर झाली आहे असे म्हणतात पण सत्य अगदी संपूर्ण सत्य आपल्याला उपलब्ध झाले असल्याबद्दल धर्माची एवढी खात्री झालेली असते की सत्य काय आहे ते शोधण्याचा शीन घ्यावा असे त्याच्या मनातही येत नाही सत्य आपल्याला केव्हाच गवसले आहे त्याचा फक्त प्रसार करण्याचे काम बाकी आहे ते आपण केले म्हणजे झाले असे धर्माने ठरूनच टाकल्याप्रमाणे दिसते श्रद्धा आणि सत्य संशोधनाची इच्छा ही एक नव्हे शांतीची नौबत बडवून केवळ हिंसाकर्मासाठीच अस्तित्वात आलेल्या समाज घटकांना व शासन संस्थांना हा धर्म पाठिंबा देत असतो शस्त्राच्या हिंसेचा त्याने निषेध केला पण बगड्याच्या पावलाने आणि धुवट वेषाने येऊन गळा पकडणाऱ्या हिंसेचा तो निषेध का करीत नाही उपासमारीने मृत्यू ओढवतो त्याचे काय आणि त्याहीपेक्षा शरीर शाबोत ठेवून मनाचा तेजस्वी कोंब सुथळून टाकणाऱ्या आणि अंतकर्णाची छकले छकले उडवणाऱ्या हिंसेच्या बाबतीत धर्माची निषेधवाणी का ऐकू येऊ नये माझ्या अंतकर्णतील वाद ज्यांनी माजवले त्यांची मला पुन्हा आठवण झाली गांधीजी म्हणजे किती असामान्य माणूस त्यांच्या स्वभावातील गोडी किती अनुपम किती अनिवार्य आणि जनमनावरील त्यांचे प्रभुत्व तरी किती सूक्ष्म पण गाड त्यांच्या लेखावरून आणि उक्तीवरून गांधीजींची खरी कल्पना येणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनी त्यांचे व्यक्तिमत्व मोठे आहे आणि त्यांनी केलेली हिंदुस्थानची सेवा किती विशाल आहे बरे हिंदी जनतेत त्यांनी मनुष्यपणा निर्माण केला धैर्याचा स्फुलिंग चेतवला शिस्त व सहज शक्ती यांचे बीजारोपण केले आणि ध्येयासाठी हसदमुखाने त्याग कराव्यास आणि त्यागाला त्या त्या त्या अनुरूप असा विनय अंगी धारण करण्यासही त्यांनी सुद्धा शिकवले धैर्याच्या खंबीर पायावरच शिळ संवर्धन करता येईल असे ते म्हणत असत ज्याच्यापाशी धैर्य नाही त्याच्यापाशी नीती धर्म प्रेम काहीही असणे शक्य नाही मनावर भीतीचे दडपण असेल तर सत्य अथवा प्रेम यांची साथ फार काळपर्यंत करता येणार नाही हिंसेबद्दल मनात अत्यंतिक चिटकारा असूनही भ्याडपणा हा हिंसेपेक्षा देखील तिरस्करणीय आहे असे ते म्हणत असत शिस्तीवरून माणसाच्या तळमळीची खात्री पटते, त्याग शिस्त व संयम हे गुण नसतील तर उद्धाराची आशा करणे व्यर्थ आहे शिस्ती वाचून त्याग निष्फळ ठरेल हे काय नुसते शब्द आहेत ही जीर्ण सुभाषिती आहेत असे वाटेल पण ते खरे नाही या वाक्यात आम्हाला सामर्थ्याची सुदृढता प्रतीत होत होती आणि ही वाक्य उच्चारणाऱ्या व्यक्तीची तळमळ सर्व हिंदुस्तानला ज्ञात होते गांधीजी हिंदुस्तानचे अनन्य सामान्य असे प्रतिनिधी बनले या पुरातन आणि हृदैवी देशाचे अंतःकरणच त्यांच्या शब्दावाट प्रकट होत होते गांधीजी म्हणजे जणो काही हिंदुस्तान असे वाटावे त्यांच्यातील उनिवा देखील हिंदुस्तानच्या राष्ट्रदेहातील उनिवा होत्या त्यांचा अपमान झाला तर तो गांधीजी या व्यक्तीचा नसून सर्व राष्ट्राचा झाला असे वाटत असे व्हॉइसराव वगैरेसारखे जे सद्गृहस्त गांधीजींची नालस्ती करीत त्यांना आपण सर्व राष्ट्रांच्या हृदयाला सुयाबोचित आहो याची जाणीव नसावी डिसेंबर एकोणीशे एकतीस मध्ये मंडलाकार परिषदेहून परत येत असता पोपने गांधीजींची मुलाखत घेण्याचे नाकारले हे वृत्त ऐकून माझा कसा संताप झाला होता त्याची मला आठवण आहे हा हिंदी राष्ट्राचा अपमान आहे असे मला वाटेल आणि अपमान करण्याचा हेतू नसला तरी गांधीजींना नकार जाणून बुजून देण्यात आला हे निःसंशय आपल्या मठाच्या बाहेर राहणाऱ्या संतांबद्दल आणि महात्म्यांबद्दल कॅथोलिक पंथीय लोक अगोदर तुच्छताच दाखवतात त्यातून काही प्रॉटेस्टंटांनी गांधीजी हे फार थोर प्रवर्तक आणि खरे ख्रिस्तानुयायी आहेत असे मत व्यक्त केलेले मग या नव्या पाखंड्यांची आपल्या धर्मपीठावर सावली देखील पडू नये अशी खबरदारी रोमच्या पोप मार्झांनी घ्यावी यात नवल काय त्या सुमारास म्हणजे एप्रिल एकोणीशे चौतीसमध्ये अलिपूरच्या तुरुंगात बर्नॉर्ड शॉची नवी नाटके मला मिळाली त्यापैकी ऑन द रॉक्स या नाटकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील ख्रिस्त व पायलेट यांच्यामधील संवाद मला फारच आवडला पायलट हा रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी तर ख्रिस्त नव्या धर्माचा प्रणता त्यांच्या संवादांमध्ये मला आधुनिक घटनांना लागू पडणारे तात्पर्य आढळून ख्रिस्त पायलटला उद्देशून म्हणतो ही भीती तू सोडून दे रोमच्या वैभवासंबंधीच्या बडाया माझ्यापेक्षा यशाला मारतोस ज्याला तू रोमन साम्राज्याचे वैभव असे म्हणतोस ते भीतीचे केवळ माहेरघर आहे गतकाळची भीती भविष्यकाळची भीती गरीबांची भीती आडदान अशा गॉल गॉथ आणि हून रानवटांची भीती आणि भीतीचे मूळ नाही सेवावे म्हणून धुळीस मिळवलेल्या कारथेची भीती तुम्हाला भीतीने ग्रासून टाकली आहे आणि आता तर स्वतः निर्माण केलेल्या साम्राज्यवादी सिधरसी आणि माझ्यासारख्या कफल्लक आणि कंगाल धिक्कारित आणि विटंबित अशा भटक्या माणसाची देखील तुम्हाला भीती वाटू लागली आहे खडग हिंसा आणि संपत्ती एवढ्या गोष्टीवरच काय ती तुमची श्रद्धा राहिलेली दिसते आखिल रोमन साम्राज्याचा सा कैवारी असा तू भॅड्यातला भ्या ठरला आहेस आणि परमेश्वराचा पाईक बनलेला मी सर्व संकटांशी झुंजलो होते नव्हते ते गमावले पण अजरामर कीर्तीचा मुकुट मी मिळवला परंतु गांधीजींचे धोरण त्यांची देशसेवा अथवा त्यांचे माझ्यावर झालेले अनंत उपकार याविषयी प्रश्नच नव्हता या, हो या सर्व गोष्टी मान्य असल्या तरीही इतर बाबतीत माणूस घोडचुका करणार नाही असे थोडेच आहे त्यांचे ध्येय तरी कोणते इतक्या वर्षांचा त्यांचा सहवास घडून सुद्धा मला त्यांचे ध्येय स्पष्टपणे कळलेले नाही आणि त्यांना तरी स्वतःच्या ध्येयाची स्पष्ट कल्पना आलेली आहे की नाही याची मला शंकाच वाटते त्यांचे म्हणणे असते की एक पाऊल टाकले तेवढेच मला पुरे भविष्याच्या दालना डोकावण्याचा अथवा अंतिम ध्येयाचे संपूर्ण चित्र रेखाडण्याचा ते प्रयत्नच करीत नाहीत त्यांचे आवडते सूत्र म्हणजे हे की साधने निर्माण ठेवा म्हणजे परिणामी फळे मिळतील ती आपोआपच रसाळ गोमटी मिळतील आणि आपले वैयक्तिक आचार प्रक्षाळून स्वच्छ केलेत की सिद्धी हात जोडून मागोमाग येतील त्याला राजकी अगर शास्त्रीय वृत्ती म्हणता येणार नाही ही वृत्ती नैतिक असे ही कदाचित म्हणावे लागेल अगदी संकुचित व तात्विक अशी ती भूमिका असून त्यामुळे सतप्रवृत्ती कशाला म्हणावे हा प्रश्नमुळे सुटत नाही सत्प्रवृत्ती ही व्यक्तिगत असावी की समष्टीगत गांधीजींचा सर्व शिलावर आहे बौद्धिक शिक्षा व विकास यांचे महत्व त्यांच्या दृष्टीने फारच क्षुल्लक आहे शिलाची जोड नसेल तर बुद्धी अनाचार माजवी हे खरे मानले तरी बुद्धीचे रोये नसलेले शील तरी काय कामाचे शिलाचा विकास होतो तरी कोणत्या रीतीने गांधीजींची तुलना मध्ययुगीन ख्रिस्ती संतांबरोबर करण्यात येते आणि त्यांची विचारसरणी पाहिली तर त्या तुलनेची यथार्थताही पटते परंतु सध्याच्या युगातील मानसिक अनुभवांशी व पद्धतीशी त्यांचे विचार मुळीसुद्धा जमत नाहीत ते असेही असो ध्येयाकृती स्पष्ट नसणे ही क्यू करण्यासारखी गोष्ट आहे खास ध्येय निश्चित करून काम करू लागले तरच ते परिणामकारक रितीने वाटेल तर्कशास्त्राच्या कित्याप्रमाणे जगर हाटे चालत नाही म्हणून तात्कालिक ध्येयात परिस्थितीनुरुप फेरफार करावे लागत असले तरी कार्याला हात घालत असता एक कोणते तरी ठाम ध्येय डोळ्यासमोर ठेवलेच पाहिजे तथापि ध्येयासंबंधी गांधीजींच्या कल्पना जितक्या अस्पष्ट दिसतात तितक्या त्या वास्तविक नाहीत असे मला वाटते कोणत्यातरी एका निश्चित मार्गाने जाण्याची अत्यंत प्रबळ इच्छा त्यांच्या मनात वसत आहे परंतु आधुनिक कल्पना व परिस्थिती यांच्याशी सर्वस्मी विरुद्ध असा तो मार्ग असून आतापर्यंत या दोहोचा समन्वय करणे अथवा ध्येयाप्रत नेणारा एखादा मध्यमार्ग शोधून काढणे त्यांना शक्य झालेले नाही त्यामुळेच त्यांच्या विचारसरणीत संदिग्धता व अस्पष्टपणा भासत असावा तथापि दक्षिण आफ्रिकेत असल्यापासून त्यांनी जे तत्वज्ञान ग्रथित केले आहे त्यावरून त्यांच्या मनाचा कल एकंदरीत कोणत्या बाजूने झुकतो ते सहज समजून येईल त्याकाळी व्यक्त केलेली मते त्यांना अद्याप ग्राह्य वाटतात की काय ते मला सांगता येणार नाही पण त्यांची आताची विचारसरणी तंतोतंत तशी नसावी असे वाटते तथापि त्यांच्या मनोभूमीची ओळख तेव्हाच्या मतांवरूनही होण्यासारखी आहे एकोणीसशे नऊ साली दिलेल्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की हिंदुस्तानला स्वतःचा उद्धार करून घ्यावायचा असेल तर गेल्या पन्नास वर्षात त्यांनी जे काही आत्मसात केले ते सर्व आता विसरून गेले पाहिजे आगगाड्या तारा यंत्रे वकील डॉक्टर वगैरे सर्व गोष्टींना चाट दिली पाहिजे आणि वरिष्ठ वर्गातील म्हणून जे कोणी लोक आहेत त्यांनी बुद्धीपुरस्कर व धर्मपुरस्कर साध्यासुध्या शेतकरी राहणीचा सा अंगीकार केला पाहिजे कारण खऱ्या आनंदाचा लाभ शेतकरी जीवनापासून होत असतो हे त्यांनी ध्यानात ठवाव जेवा जेवा-जेवा मी आगगाडीत किंवा मोटारीमधो तेव्हा तेव्हा माझ्या दृष्टीला योग्य वाटणाऱ्या मार्गांच मी उल्लंघन करीत आहाची जाणीव मला होत असत कमालीच्या कृत्रिम व राक्षसी व्विच्या यंत्रांच्या सहाय्यानिजगाची सुधारणा करू पाहन म्हणजे वाळूची साखर करून दाखवण्यापैकी प्रकार आह अशी वाक्ये देखील त्यांच्या लेखात आढळतात ही सर्व तत्वे अत्यंत चुकीची अनिष्ट व असंभाव्य आहे असे मला वाटते दारिद्र्य कष्ट व संन्यस्त जीवन यांच्याविषयी त्यांना जो प्रेमादर वाटतो तोच त्यांच्या तत्वज्ञानाच्या मुळाशी आहे गरजांचा गुणाकार करीत जाणे हे प्रगती वा लक्षण नसून जाणून बुजून आणि स्वेच्छेने वासनांचे दमन करणे हेच प्रगतीचे व संस्कृतीचे लक्षण आहे असे ते मानतात कारण वासनादमनापासूनच खरे सुख व समाधान यांचा लाभ होऊन सेवेचे सामर्थ्य वृद्धिंगत होत असते गांधी तत्वज्ञानाची ही पकड ध्यानात धरली म्हणजे त्यांचे बाकीचे विचार व त्यांचे कार्य यांचा अधिक संगतवार संदर्भ लागत जातो परंतु त्यांच्या तत्वज्ञानाची भूमिका आपल्यापैकी बहुतेकजण स्वीकारीत नाहीत आणि मग त्यांचे कार्य आपणास पसंत पडत नाही म्हणून तक्रार करीत बसतात व्यक्तिशहा मला दारिद्र्य व कष्ट यांचे गुणवर्णन करणे आवडत नाही त्या इष्ट गोष्टी नाही त्यांचे समाजातून उच्चाटन केले पाहिजे असे माझे मत आहे आणि संन्यस्त वृत्ती ही काही व्यक्तींना प्रवडत असली तरी सामाजिक ध्येय म्हणून तिचा पुरस्कार करावा एवढी तिची लायकी नाही साधेपणा समानता संयम या गोष्टी मला समजतात व आवडतातही परंतु शरीर वळवणारे तत्वज्ञान मला मान्य नाही मल्ल शरीर कसतो त्याप्रमाणे आपल्या सवयी व आपले मन देखील कसून आणि वळवून घाटदार केले पाहिजे व आपल्या काबूत ठेवले पाहिजे भोगलोलूप माणूस कष्ट सहन करील अथवा संयमाने वागेल किंवा आपत्कालीन शौर्य गाजवी अशी आशा धरणे वेडेपणाचे ठरेल म्हणून शरीर निकोप राहण्यासाठी जशी दक्षता घ्यावी लागते त्याच तोलाची दक्षता मन निकोप ठेवण्यासाठीही घेणे आवश्यक आहे पण म्हणून संन्यस्त वृत्तीने अथवा हटयोगाने शरीर झिजवले पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही साध्या शेतकरी जीवनाचा बडेजाव करणे मला बिलकुल पसंत नाही मला तर त्याचा तिटकरा वाटतो त्या जीवनाचा स्वतः अंगीकार करणे तर राहोच पण सर्व शेतकरी समाजालाही त्या जीवनाच्या चिखलातून खेचून बाहेर काढावे अशी माझी मनिषा आहे मला खेड्यांचे शहरीकरण करावायचे नाही पण शहरातील सांस्कृतिक सोयी खेडोपाडी फेलवाव्या असे माझे मन्ने आहे हल्लीच्या शेतकऱ्यांची राहणी स्वीकारली तर आनंद न होता माझ्या जीवाचा कोडमारा मात्र होईल हाती नांगर झालेल्या शेतकऱ्याच्या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे की जिचा आम्ही उदोउदो करावा पिढ्या चिरडला आणि पिळला जाणारा शेतकरी त्याचा नांगर ओढणाऱ्या बैलापासून जितका शरीराने जवळ तितकाच मनानेही जवळ नसतो काय मनुष्याच्या विकसित मनाचा त्याग करून ज्यावेळी मानव मन अचेतन पडलेले होते त्या प्राचीन काळाकडे आपण का धाव घ्यावी तेस मला उमगत नाही मनुष्याच्या वैभवाचे व विजयाचे धोतक असे जे काही वस्तूजात त्यांनी निर्माण केलेले आहे त्याचा निषेध करून मनाला जागच्या जागी खिळवून व खोटून टाकणाऱ्या परिस्थितीला इष्ट समजण्यात येत आह आजकालच्या संस्कृती वेलीवर अनिष्ट गोष्टींचे काटे भरगच्च दिसत असले तरी इष्ट गोष्टींचा भरगच्च फुलोरा तिच्यावर बहरलेला असून या काट्यांचा नायनाट करण्याची शक्तीही तिच्या अंगी आहे परंतु ती सर्व वेलच मुळासकट उपटून काढण्याचा विचार केला तर वृक्ष निःसार व आनंद जीवन, असे जीवन आपल्या नशीबी येईल जीवित इष्ट आहे असे धरून चालले तरीही विद्यमान संस्कृतीचा उच्छेद करणे शक्य नाही बदल त्या जगरहाटीचा हा ओघ अडवून धरणे अथवा तो टाळून जगात वावरणे आपल्या हाती नाही ईडन मधील ज्ञानफलाचा आस्वाद आपण घेतला आता त्याची चटक विसरणे कसे शक्य होईल हे दोन दृष्टिकोन सर्वस्व विभिन्न असल्यामुळे त्यांच्या बाबतीत वादविवाद करणे कठीण आहे पाप आणि आत्मविमोचन यासंबंधी गांधीजींची जी विचार नेहमी सुरू असते तर आपण सामाजिक हितावरच अधिक भर देतो पापासंबंधी तर मला कल्पनाच करता येत नाही कदाचित त्यामुळेच गांधीजींच्या विचारसरणीचे आकलन मला होत नसावे समाजाचे अथवा समाजघटनेचे स्थित्यंतर घडवून आणावे असा अभिनिवेश मनात बाळगून ते बाहेर पडलेले नसून व्यक्तींच्या मनोभूमीत रुजलेले पापवासनांचे तण कोळवून टाकावे यासाठी त्यांचे सारे प्रयत्न झालेले सा आहेत स्वदेशी व्रताचा अंगीकार करणारे लोक जगाची सुधारणा करण्याची व्यर्थ हाव मनाशी बाळगत नाहीत कारण जगाची सूत्रे ईश्वराच्या हाती आहेत व राहतील आणि त्याच्या इच्छा मात्र करूनच जगाचे व्यवहाराई होत जातील अशी त्यांची श्रद्धा असते इकडे असे म्हणत असतानाच जगाला सुधारण्याचे प्रयत्नही मोठ्या हाट्टीला पेटून ते करीत असतात परंतु त्यांच्या उद्दिष्ट सुधारणा व्यक्तिगत स्वरूपाच्या आहेत वासनांच्या मगलमिटीतून म्हणजेच पापविभाषातून व्यक्तिमात्राने आपली सोडवणूक करून घ्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत फॅसिझमचा विषय प्रतिपादन करीत असता एका रोमन कॅथोलिक लेखकाने स्वतंत्रची व्याख्या केली आहे ती अशी स्वातंत्र्य म्हणजे पापचरणाच्या बंधनातून सुटका ही व्याख्या गांधीजींनाही मान्य होईल असे वाटते 200 वर्षापूर्वी लंडनच्या धर्मगुरुने जवजव याच शब्दात स्वातंत्र्याची व्याख्या करून ठेवलेली आहे हा दृष्टीकोन एकदा मान्य केला म्हणजे लैंगिक संबंधाविषयी आधुनिक माणसाला विचित्र दिसणाऱ्या गांधीजींच्या विचारांचा थोडासा उलगडा होतो अपत्याची इच्छा मनात न धरता केलेला संभोग हा गुन्हा आहे आणि संतती नियमनाच्या कामी कृत्रिम उपायांचा अवलंब केल्यास मनुष्य पोचट व कर्तृत्वशून्य बनेल असे त्यांचे मत आहे ते म्हणतात की स्वधाचा कृत्यांचा परिणाम टाळणे हे चुकीचे व नीतीबाह्यच आहे आपल्या भुकेचे चोचले पुरवल्यावर दुखणे येऊ नये यासाठी औषधांच्या बाटल्या घशात ओतणे हे जसे अनिष्ट त्याचप्रमाणे आपले पाशवी कामविकार यथेच्छ पुरवून त्यांच्या परिणामातून सुटून जाण्याची धडपड करणे हेही अनिष्टच आहे माझे वैयक्तिक मत विचारले तर गांधीजींची उपरोक्त विचारसरणी मला अनैसर्गिक व विपरीत वाटते त्यांचे म्हणे जर रास्त असेल त स्वत मी चाचल्य व नेपणा यांच्या आरे चाललेला गुन्हेगार आहे असेच म्हटले पाहिजे संतती नियमनाला रोमन कॅथोलिकही जोराचा विरोध करीत असतात पण गांधीजींच्या तर्काची मुसंडी जेतवर जाते तेतवर त्यांनी मजल मारलेली दिसत नाही मनुष्यस्वभाव लक्षात घेऊन त्यांनी काही पर्याय व तडजोडी सुचवल्या आहेत गांधीजींनी वाद अगदी कडेला पोचवला असून संत आणि इच्छा नसताना झालेल्या संभोगाचा रास्तपणा अथवा आवश्यकता मानाव्यास ते मुळीच तयार नाहीत स्त्री पुरुषात नैसर्गिक विषयासक्ती असते ही गोष्टच त्यांना कबूल नाही मी स्त्रीपुरुषातील नैसर्गिक आकर्षण विचारात घेत नाही माझा आदर्श अशक्यप्राय असे मला सांगण्यात येते पण टीकाकारांनी दिग्दर्शित केलेली विषयशक्ती नैसर्गिक आहे असे मला मुळीच वाटत नाही वस्तुस्थिती तशी असेल तर लवकरच आपणावर प्रलयकाळ ओढवेल श्री पुरुषात जो नैसर्गिक प्रेमभाव वसत असतो तो बहीन भावाचा माय लेकराचा पिता कन्येचा या प्रेमावरच जगाचे व्यवहार अवलंबून आहेत या शब्दांपेक्षाही आग्रही शब्द हवे असतील तर पुढील विचार पहा अंगात असेल नसेल ती सारी शक्ती एकवटून मला आग्रहाने असे घोषित करावायचे आहे की प्रत्यक्ष पती पत्नीमधील कामुक का आकर्षण हे अनैसर्गिक हो फ्रूड ओडिपस मनोगंड आणि मनोविश्लेषणाविषयक कल्पना यांच्या आधुनिक जमान्यात हे निष्ठेने खचून भरलेले शब्द कानावर फार विलक्षण व अनोळखी असे वाटतात श्रद्धा असेल तर ते त्यांचा स्वीकार करावा नसेल तर धिकार करावा मधली स्थिती याबाबतीत संभवतच नाही कारण याठिकाणी श्रद्धेचे काम आहे बुद्धीचे नव्हे मला निदान असे वाटते की गांधीजी याबाबतीत साप चुकले आहेत काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल पण त्यांचे म्हणणे सरसकट लागू केले तर वासनाभंग दमन विकृती वगैरे अनेक शारीरिक व मानसिक घोटाळे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत कामवासनेचे नियंत्रण करणे इष्ट आहे पण याबाबतीत गांधीजींच्या तत्वाला मोठ्या प्रमाणात यश ये येईल असे मला वाटत नाही गांधीजींचा धर्मसिंधू महाकठीण आहे तो आपण जेपण्यासारखा नाही असे ठरवून लोक काडी मात्र फरक न करता जुनेच वळण गिरवीत राहतात अथवा कोणी त्यांचे तत्व अंमलात आणण्याचा प्रयत्न केलाच तर पती पत्नी खडाष्टक माजते नियमनाचे उपाय प्रचारात आले की संभोग क्रिया मनसोक्त होऊ लागेल आणि स्त्रीपुरुषांमध्ये विषयाकर्षण असते असे मानले की पुरुष स्त्रियांच्या व स्त्रिया पुरुषांच्या मागे धावू लागतील अशी धास्ती गांधीजींना वाटत असली पाहिजे यापैकी कोणतेच अनुमान योग्य नाही आणि लैंगिक विषय महत्वाचा असला तरी त्यामुळे त्यांना एवढा घोर का लागावा तेही मला समजत नाही लैंगिक विषय म्हटला की गांधीजींना सदाचार अथवा अनाचार हे दोनच प्रकार दिसतात अदलेमदले मार्गदे ओळखतच नाहीत आणि दोन्ही बाबतीत त्यांची भूमिका अतिरेकी आहे असाधारण व अनैसर्गिक आहे सध्या बाजारात सहा टळ लैंगिक वाङम्याचा जो पूर आलेला आहे त्याची कदाचित ही प्रतिक्रिया असावी मी एक दहा जणांसारखा माणूस आहे आणि इतर वासनांप्रमाणेच काम वासनेलाही माझ्या जीवनक्रमात स्थान मिळालेले आहे पण मी त्या वासनेच्या आहारी कधीच गेलो नाही आणि मार्गात ती कधी आडवीही आलेली नाही माझ्या आयुष्यात त्या वासनेला नेहमी गौन स्थानच मिळालेले आहे जगाकडे पाठ फिरवलेल्या भोगाभिलाशांना पापकारी समजून त्यांचे वमन करणाऱ्या वीत राग्याप्रमाणे गांधीजींची वृत्ती आहे आणि सन्यस्तांच्या बाबतीत ती साजेशीच आहे सा पण पदरी पडलेल्या जगाला पवित्र मानून त्यातून शक्य तेवढा रसास्वाद घ्यावयास प्रवृत्त झालेल्या प्राकृत जना ही वृत्ती पडवण्याचा उद्योग करण्यात काय अर्थ आहे एक अनिष्ट गोष्ट टाळण्याच्या असल्या प्रयत्नांमुळे गांधीजींच्या दुसऱ्या दहा अधिकच अनिष्ट गोष्टी म्हणून उभ्या राहतात लिहिण्याच्या भरात दुसरेच विषय उपस्थित झाले पण अलिपूर तुरुंगातील त्या दुःखमय कालात या विचारांचा पिंगामाझ्या डोक्यात सुरु होता ते क्रमशहा पद्धतची रीतीने येत होते असे नव्हे त्यांची एकच गुंतागुंत झाली होती त्यामुळे मनाचा सारा गोंधळ उडून फार त्रास झाला विशेषतः एकांतवास आणि अवदासिन्य, यांची विषण्य छाया मनात पसरली होती ती तुरुंगातील आणि माझ्या टिजबर खोलीतील खुंद वातावरणामुळे तर अधिकच घनवटली मी बाहेर असतो तर मनाला बसलेल्या धक्काक्षण मात्रच टिकला असता कारण नव्या परिस्थितीची समरस कार्यक्रमाला सुरुवात झाल्याबरोबर मनाला विरंगुळा वाटला असताना पण तुरुंगात विसाव्याचे कोणतेच साधन हाताशी नसल्यामुळे काही दिवस जीवन अगदी बेचव झाले तथापि स्वभावता मी उत्साही असल्यामुळे माझ्या मनावरचे निराशेचे कीटन लवकरच झडून जाते हळूहळू निराशेचे मळ वितळू लागले तितक्यात कमलाही माझ्या भेटीला आली ती भेटल्यामुळे मला एवढा आनंद झाला की एकांतवासाचे दुःख चारही वाटा जगात काही घडो आम्ही दोघे तरी जीव देणारी आहोत ना असे मनात आले